वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग पंचाण रामाने मुनी सह्यंत सुंदर गीत पुष्कळ दिवस ऐकले त्या गीतातून त्याला हे कुशल दोघे सीतेचे पुत्र आहेत हे समजून त्या परिषदेमुळे राम म्हणाला स्वतःच्या बुद्धीने जे शुद्धाचरणी दूत तुम्हाला वाटतात त्यांना बोलावून आणून माझा निरप सांगा कि येथून भगवान वाल्मिकींच्या जा ती सीता जर शुद्धाचरणी असेल किंवा तिचा कलंक नाहीसा झाला असेल तर महामुनीची अनुमती घेऊन तिने येथे स्वतःची शुद्धता सिद्ध करावी मुनी जाणून घेऊन जर तिला आपल्या शुद्धतेचा प्रत्यय द्यायचा असेल तर मला चटकन येऊन सांगा जनकपुत्री मैथिलीने उद्या प्रभात परिषदेमध्ये स्वतःच्या माझ्या शुद्धेकरता शपथ करावी रामाचे ते अत्यंत आश्चर्यजनक शब्द ऐकून दूत ठीक आहे म्हणाले आणि जेथे मुनी श्रेष्ठ होते तिकडे गेले त्याने दैदिपिमान अतुल तेजस्वी अशा त्या महात्म्याला वंदन करून रामाचे शब्द मृदू आणि मधुर स्वरूपात सांगितले त्यांचे ते बोलणे आणि रामाचे मनोगत ऐकून आणि लक्षात येऊन अत्यंत तेजस्वी मुनी बोलले तुमचे भले हो राम जसे म्हणतो तसे होऊ दे सीता तसेच करेल कारण पती हे स्त्रियांचे दैवत आहे मुनी असे म्हणाल्यावर अत्यंत वीरे संपन्न असे ते सर्व राजदूत रामाकडे परत आले आणि मुनी जे म्हणाले ते त्याने त्याला सांगितले महात्म्यांचे ते बोलणे ऐकून रामाला आनंद झाला आणि जमलेल्या ऋषीना आणि राजांना तो म्हणाला आपण परमपूज्य मुनीने शिष्यगणांसह राजाने आपल्या अनुचरासह आणि ज्याला कुणाला इच्छा असेल त्या इतरांनीही सीतेची शपथ पाहावी महात्म्या रामाचे बोलणे ऐकून सर्व ऋषी श्रेष्ठाने प्रशंसोद्गार काढले महात्म्या राजांनीही रामाची प्रशंसा केली की नरश्रेष्ठा या जगात तुझ्या ठिकाणीच ही योग्यता इतरात नाही उद्या हे होईल असे ठरून शत्रूध रामाने त्या सर्वांना निरोप दिला उद्या शपथ होईल असा निश्चय ठरून त्या मोठ्या हुने मोठ्या महात्म्याने सर्व मुनीना व राजांना निरोप दिला उत्तरखंडाचा पंच्याण्णववा सर्ग समाप्त